अध्याय चौदावा योगाचा महिमा आणि ध्यानविधी उद्धवानं विचारलं श्री कृष्णा ब्रह्मवादी महात्म्यांनी आत्मकल्याणासाठी भक्ती ध्यान इत्यादी अनेक साधन सांगितलेली आहेत ही सर्वच मुख्य आहेत की यापैकी कोणते तरी एक मुख्य आहे स्वामी आपण भक्तियोग हेच निरपेक्ष साधन आहे असं सांगितलेलं आहे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 स्वयंभू वनू याला सांगितली नंतर त्याच्याकडून भृगु इत्यादी सात ब्रिचे ग्रहण केले दानव गुहु सिद्ध गंधर्व विद्याधर चारण किम देव किन्नर नाग राक्षस किम पुरुष इत्यादी अनेक जणांनी वेदांचे ज्ञान प्राप्त करून घेतले यांपैकी काही सात्विक काही राजस आणि काही तामस स्वभावाचे होते या स्वभाव वैचित्र्यामुळं देव असुर मनुष्य असे वेगवेगळे प्रकार पडले आणि त्यांच्या स्वभावानुसार त्यांच्या बुद्धी वेगवेगळ्या झाल्या त्या बुद्धींप्रमाणे आणि स्वभावांप्रमाणे वेदांचे अर्थ वेगवेगळे केले गेले अशा रीतीने स्वभाव वैचित्र्यामुळं आणि परंपरेमुळं माणसांच्या विचारात फरक पडतो तर काही माणसं वेदविरोधी मत मांडणारी असतात हे पुरुष श्रेष्ठा लोकांची बुद्धी माझ्या मायेनं अविवेकी बनलेली असते त्यामुळे ज्यांना ज्या कर्मात अशी गोडी वाटते त्यानुसार तेच कल्याणाचे साधन आहे असे ते सांगतात त्यामुळे साधनात वेगळेपणा येतो त्यापैकी मीमांसक कर्माला साहित्यिक कीर्तीला कामशास्त्री कामाला योगशास्त्री सत्य दम आणि क्षमाला राजनितीज्ञ ऐश्वर्याला संन्यासी त्यागाला आणि नास्तिक भोगाला कल्याणाचे साधन मानतात काही जण यज्ञ तप दान व्रते नियम यम इत्यादींना कल्याणाचं साधन म्हणतात या लोकांना त्या त्या, त्या कर्मांनुसार त्या, त्या त्या लोकांची प्राप्ती होते पण हे लोक उत्पन्न होणारे असल्यामुळे नाशवंत आहेत शिवाय यांचा शेवट दुःखात होतो हे तामसी आहेत हे साधू ज्याने स्वतःला संपूर्णपणे मला समर्पित केलेले आहे आणि त्यामुळे ज्याला कोणत्याही विषयाची इच्छा नाही त्याला आत्मस्वरूप माझ्यामुळे जे सुख मिळते ते विषय लोभी जीवांना कसे बरे मिळेल जो अपरिग्रही आहे इंद्रियांवर ज्याने विजय मिळवलेला आहे जो शांत आणि समचित्त आहे माझा ठाई जो संतुष्ट आहे अशा माझ्या भक्ताला सर्व दिशा आनंदानेच भरलेल्या वाटतात माझ्या ठिकाणी ज्याने स्वतःला समर्पित केले अशा भक्ताला माझ्याशिवाय ब्रह्मदेवाचा सत्यलोक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 सर्वांबद्दल समान दृष्टी ठेवतो त्या महात्म्याच्या चरणांच्या धुळीने माझ्या आत असलेले लोक पवित्र भावेत, म्हणून मी नेहमी त्यांच्या मागून जात असतो जे अपरिग्रही असतात ज्यांचे चित्त माझ्या ठाईच रममाण झालेले असते जे महापुरुष अतिशय शांत प्रकृतीचे असतात सर्व जीवांबद्दलच ज्यांना प्रेम वाटते कामनांमुळे ज्यांची बुद्धी दूषित होत नाही अशा भक्तांना निरपेक्षपणामुळे माझा ज्या परमानंदाचा अनुभव येतो त्याची इतरांना कल्पना येणार नाही इंद्रियांवर विजय मिळवू न शकलेल्या माझ्या भक्ताला विषय स्वतःकडे ओढत असले तरी माझ्या ठिकाणी वाढणाऱ्या त्याच्या भक्तीच्या प्रभावामुळे विषय त्याच्यावर आक्रमण करू शकत नाहीत धकधक्ता अग्नी जसा सर्व जणांची राख करून टाकतो त्याचप्रमाणे उद्धवा माझी भक्ती सुद्धा पापाच्या सगळ्या राशी जाळून टाकते हे उद्धवा माझ्या अनन्य भक्तीने जसा मी प्राप्त होतो तसा योग ज्ञान धर्माचरण स्वाध्याय तप किंवा त्याग यांनी प्राप्त होत नाही संतांना प्रिय असणारा त्यांचा आत्मा असा मी केवळ श्रद्धा भक्तीनेच प्राप्त होतो जन्माने चांडाळ असलेल्यांनाही माझी भक्ती पवित्र करते या उलट सत्य आणि दयेने युक्त असा धर्म किंवा तपश्चर्येसह ज्ञान माझी भक्ती नसेल तर त्या व्यक्तीला पवित्र करू शकत नाही भक्तीने जोपर्यंत शरीर पुलकीत होत नाही चित्त द्रवत नाही आनंदाश्रू वाहत नाहीत तोपर्यंत अंतःकरण पूर्ण शुद्ध कसे बरे होईल ज्याची वाणी भक्तीने सदगदित होते चित्त द्रवते जो ययोगाने कधी रडतो तर भेटीने हसतो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 उद्धवा माझा परम पावन लीला कथांचा श्रवण कीर्तनाने जस जसा चित्तातील मळ धुतला जातो तस तसा माझा भक्त डोळ्यात अंजन घातल्याने जसा डोळा बारीक वस्तूही पाहू शकतो तसा सूक्ष्माशा मलाही पाहू शकतो जो विषयांचे चिंतन करतो त्याचे चित्त विषयात गुंतते आणि जो नेहमी माझे स्मरण करतो त्याचे चित्त माझ्या ठाई तल्लीन होऊन जाते नाशवंत विषयांचे चिंतन स्वप्नाप्रमाणे किंवा मनोरथांप्रमाणे खोटे आहे म्हणून त्यांचे चिंतन करण्याचे सोडून माझ्या भक्तीत रंगलेले संगतीमुळे जितके दुःख किंवा संसारबंधन उत्पन्न होते तसे आणखी कोणाच्याही संगतीने उत्पन्न होत नाही म्हणून साधकानं इंद्रिय ताब्यात ठेवून स्त्रिया किंवा स्त्री लंपट यांची संगत पूर्णपणे सोडून एकांत पवित्र ठिकाणी बसून आळस सोडून माझे चिंतन करावे उद्धवाने विचारले हे कमलनयना मुमुक्षीने आपल्या कोणत्या स्वरूपाचे कसे ध्यान करावे हे आपण मला सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले फार उंच किंवा फार खोल नसलेल्या सपाट आसनावर शरीर ताठ ठेवून आरामात बसावे हात मांडीवर ठेवावेत आणि दृष्टी नाकाच्या अग्रभागी लावावी यानंतर पूरक कुंभक आणि रेचक या क्रमाने प्राणायामाने नाडी शोधन करावं हे एकदा डाव्या नाकपुडीने आणि एकदा उजव्या नागपुडीनेही करता येईल हा अभ्यास हळूहळू वाढवावा त्याचबरोबर इंद्रियांवर ताबा ठेवाधारात उत्पन्न झालेला ओंकार प्राणवायूच्या साह्याने मस्त न्यावा अखंड असून त्याचा नाद घंटा नादाप्रमाणे आहे असे मनात चिंतन करावे अशा रीतीने दररोज तीन वेळा प्रत्येक वेळी दहा वेळा ओंकारा सहित प्राणायामाचा अभ्यास करावा असे केल्याने एक महिन्याच्या आतच प्राणवायू वश होतो त्यानंतर शरीराच्या आत वर वरदेठ आणि खाली मुख असलेले जे हृदयकमळ त्याचे मुख वरच्या बाजूला होऊन ते उमलले आहे त्याला आठ पाकळ्या आहेत आणि त्याच्या मधोमध पिवळा गड्डा म्हणजे कर्णिका आहे असे चिंतन करावे कर्णिकेवर अनुक्रमे सूर्य चंद्र आणि अग्नी यांची स्थापना करावी त्यानंतर अग्निमध्ये माझ्या या रूपाचे स्मरण करावे माझे हे स्वरूप ध्यानासाठी अत्यंत मंगलमय माझ्या भगवंताचे सर्व अवयव सुडवलं आहे मुखकमल अत्यंत शांत आणि सुंदर आहे चार मनोहर अजानुबाहू आहेत अतिशय सुंदर व मनोहर गला है स्मितहास्या शोभणारे गाल दो समान का मकराकृती कुंडल तड़पत है पावसल ढगा प्रमाण श्याम वर्णा शरीरावर पितांबर शोभत है वक्षस्थला बाजूला श्रीवत्सा चिन्ह और दुसर बाजूला लक्ष्मी देवी विराजमानी है हातांमध्ये शंख चक्र गदा पद्म धारण केलेले आहे गळ्यात वनमाला शोभून दिसत आहेत पायांमध्ये नूपुर शोभत आहेत गळ्यात कौस्तुभमणी झगमगत आहे आपापल्या स्थानी चमचमणारे किरीट कडी कमरपट्टा आणि बाजूबंद शोभून दिसत आहेत सर्वांग सुंदर असे हे रूप भक्तांचे हृदय हरण करणारे आहे त्यांची प्रेमपूर्ण नजर कृपा प्रसादाचा वर्षाव करीत आहे सर्व अवयवान अवयवांवर मन स्थिर करीत माझा या सुवे बुद्धिमान माणसाने मनाने विषयापासून बाजूला करून त्या मनाला बुद्धिरूप सारथ्याच्या सहाय्याने सर्वतोपरी माझ्या ठिकाणी लावावे संपूर्ण शरीराला व्यापून राहिलेल्या चित्ताला तेथून ओढून आणून एकेका अवयवावर स्थिर करावे आणि शेवटी अन्य अवयवांच चिंतन न करता केवळ मंद हास्युक्त मुखावर दृष्टी स्थिर करावी चित्त होईल तेव्हा तेथून ते काढून घेऊन आकाशात स्थिर करावे त्यानंतर आकाशाचे सुद्धा चिंतन करणे सोडून देऊन माझ्या स्वरूपावर आढळ व्हावे आणि माझ्या खेरीज अन्य कशाचेही चिंतन करू नये जेव्हा अशा प्रकारचे चित्त एकाग्र होते तेव्हा ज्या एक ज्योत दुसऱ्या पाहू लागतो अशा प्रकारे जो योगी अत्यंत तीव्र ध्यानाच्या द्वारे माझ्यामध्येच आपले चित्त एकाग्र करतो त्याचा द्रव्य ज्ञान क्रिया विषयीचा अनेक तत्वा भ्रम नहीं हो सगीम स्वरूप दसू मोक्षाची प्राप्ती होते, अध्याय चौदहवा समाप्त